पुस्तक हसत जगाव, लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्या पाटील प्रकरण एकोणीसावे उत्तुंग यश युद्धामुळे काहीच साध्य होऊ शकत नाही म्हणून तत्वज्ञानाकडे वळलेला सत्याचा शोध घेणारा प्राचीन युरोपचा विचारवंत तत्वज्ञ सॉक्रेटिसला एकदा एका शिष्याने प्रश्न विचारला यश आणि अपयश यात काय फरक आहे त्याचा प्रश्न ऐकून सॉक्रेटिसने स्मित हास्य केले आणि म्हणाला तुझ्या प्रश्नाची उत्तर मी उद्या सकाळी देईन मात्र तुला सकाळी मंदिराच्या टेकडीच्या पायथ्याशी येण्याचा त्रास घ्यावा लागेल दुसऱ्या दिवशी सर्व शिष्य आनंदाने उत्सुकतेने टेकडीच्या उत पायथ्याशी जमले तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याअगोदर एक काम करूया या टेकडीच्या पायथ्याशी पडलेला प्रचंड मोठा दगड ढकलत ढकलत टेकडीच्या शिखरावर घेऊन जाऊ तिथे गेल्यावर तुमच्या प्रश्नाची उत्तर मी देतो सर्वांनी तो दगड मोठ्या कष्टाने मेहनतीने वरपर्यंत नेला या प्रयत्नात कित्ते कित्येकांचे हात पाय रक्तबंबाळ झाले तरीही सर्वांना प्रश्नाचे उत्तर काय याबद्दल उत्सुकता होती तेवढ्याच सॉक्रटेस म्हणाला आता हा दगड पुन्हा टेकडीच्या पायथ्याशी नचा असेल तर तुम्ही काय कराल सर्वजण एका सुरात म्हणाले सोपे आहे हा दगड एकदाच ढकलला की आपोआप खाली जाईल त्याच क्षणी सॉक्रटस म्हणाला यश आणि अपयश यातही नेमके हेच अंतर आहे यशासाठी प्रचंड मेहनत करावी लागत तर अपयश चटकन मिळू शकते जीवनात यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचणे खूप अवघड आहे घसरण खूप सोपे असते जीवनात यश आणि आईचे प्रेम ज्याला मिळत नाही त्याचे आयुष्य जिवंत असून मेल्याप्रमाणे असत जगातील प्रत्यक्ष गोष्टीची निर्मिती ही अपयशातून झालि गोष्टी निसर्गाने माणसाला दिलिआ त्याची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण काय करू शकतो हे समजत नाही भारताचे शास्त्रज्ञ डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात यशस्वी जीवनासाठी जे संचित हव तीच माणसामध्ये असत त्याला जागे कर खतपाणी घालणे आणि सत्यात उतरविणेव्हा त्यातून ते यशाची निर्मिती होत स्वामी विवेकानंद म्हणतात प्रत्येक मनुष्याला एकांतवासाचे काही क्षण दिवसातून मिळत असतात या क्षणांचा तो कसा उपयोग करतो यावर त्या दिवसाची यशापयश अवलंबून असत जोपर्यंत गरुडाच्या पिलांना आपण गरुड आहोत याची जाणीव होत नाही तोपर्यंत ती हवेत उडू शकत नाही जेव्हा त्यांची आई त्यांच्यापासून दूर जाते तेव्हा काही त्यांना खायला न मिळाल्याने ती पिल्ले कासावीस होतात त्यांच्यापुढे दोनच मार्ग राहतात एक म्हणजे हवे उडण आणि शिकार करडावर बसून प्राण सोडण याची जाणीव होताच ते तोडाचे पिलू पंख फडफडवत व हवे, हवे तरंगायला लागत तिव्हा ते त्याला त्याच्या सामर्थ्याची जाणीव होत खडतर परिश्रम घ्वून मिळलिखा यशाची चवही हो अमृतापक्षा गोड असत जंगलात दहा शिकारीचा प्रयत्न कल्यावर सिंहाला दोन वश मिळत म्हणून तो शिकारीचा प्रयत्न सोडत नाही जेव्हा आपण चांगल्या करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या आसपास हसणाऱ्यांची पाय ओढणाऱ्यांची संख्या जास्त असते म्हणून आपण मागे फिरायची का पुढे जायचे ते आपण ठरवायचे कारण यश मिळण्यासाठी चाललेल्या माणसाने परतीचे दोर कापलेले असतात डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात मी पुढे किती आलो आहे हे मागे वळून पाहण्यापेक्षा मी पुढे किती जाऊ शकतो हे पहावे मी आणि माझा संसार असल्या क्षुद्र विचारांच्या डपक्यात राहणारी माणसे जीवनात घराच्या पलीकडे काहीही सुधारणा करू शकत नाही दुसऱ्याला मिळालेले यश त्यांच्या दोन्ही डोळ्यात टोचत असते यश मिळालेल्या व्यक्तीला खाली ओढण्याची एकही संधी अशा व्यक्ती सोडत नाहीत याचा यत्किंचितही परिणाम यशस्वी माणसाच्या मनावर होत नाही कारण असले अक्षुद्र विचारांकडे त्याचे लक्ष नसतुसऱ्याची पाय खेचणारी हीच माणसे जेव्हा जीवनाच्या अंतिम टप्प्यावर येतात तेव्हा आपण आयुष्यात काहीच करू शकलो नाही याची खंत त्यांच्या मनाला बोचत राहत स्वतःवर आणि आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारी माणसेच जीवनात भरघोस यश मिळवतात भूतकाळात आपल्या पराक्रमाने जगाला दिपवून टाकणाऱ्या माणसांपासून आपल्याला स्फूर्ती मिळत राहते आणि यातूनच आपल्याला यशस्वी होण्यासाठी मार्ग मिळत राहतो जगापेक्षा काहीतरी वेगळी खळबळजनक करणाऱ्या माणसांचे जीवन हे वैराण वळवंटासारखे असते पण तीच व्यक्ती जेव्हा अफलातून यश मिळवते तेव्हा तिचे जीवन हिरव्यागार पानांनी फुलांनी डोरून जाते अवघी छप्पन्न वर्ष दोन महिने जीवन जगले अमेरिकेचे सर्वश्रेष्ठ राष्ट्राध्यक्ष अवघे एक दिवसही शाळेत केले नव्हते त्यांचे आयुष्य म्हणजे अपयशांची मालिकाच होती अनेक अपयशांनी खचून न जाता त्या अपयशावर मात करण्यासाठी ते नव्याने झेप घेत होते जीवापाड प्रेम करणारी माणसे त्यांना सोडून जात असताना वाचन सोडता ते जिद्दीने व्यवसाय करत होते त्यातही प्रचंड नुकसान झाले तरीही मागे न हटता वयाच्या तेविसाव्या वर्षी ते निवडणुकीला उभे राहिले त्यातही त्यांना अपयश तरीही ते निवडणुकीला उभे राहत राहिले शेवटी चार मार्च अठराशे मध्ये त्यांना निवडणुकीत यश मिळाले आणि ते अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष झाले त्यांच्या या यशाला आगळीवेगळी गोडी होती ज्याप्रमाणे समुद्रात वादळाच्या तडाख्यात जहाज सापडावे आणि त्या जहाजाचे प्रचंड नुकसान व्हावे तरीही ते तर समुद्राच्या काटाशी यावे त्याप्रमाणे अब्राहम लिवकन यांचे जीवन होते अशा या यशस्वी जीवनाविषयी डॉ अब्दुल कलाम म्हणतात आपण जेव्हा उत्तुंग यश मिळवतो तेव्हा त्याच्या ते पायामध्ये फक्त सफलताच नव्हे तर असफल प्रयत्नही असतात